वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग बेचाळीस श्री वसिष्ठ म्हणाले रामचंद्रा तत्त्ववेत्यांच्या दृष्टीने जगत मिथ्या असते परंतु ज्याची वृत्ती परब्रह्मस्वरूपात स्थिर झालेली नाही अशा मूढपुरुषांना हे जग वज्राप्रमाणे दृढ नव्हे अगदी परमार्थ सत्य वाटते एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे वेताळाची भीती मरणप्राय दुखते त्याप्रमाणे हे जग वस्तुत मिथ्या असताही अज्ञानी मनुष्याला ते सदरूप भासते सूर्याचे किरण मृगजलाचा अभ्यास निर्माण करून मृगांना भ्रमविण्यास कारण होतात त्याप्रमाणे अनात्मज्ञ मनुष्याला हे भ्रामक जग सत्य भासते स्वप्नातील मरण असत्य असूनही सत्य भासते त्याप्रमाणे मूर्ख मनुष्याला जग सत्य वाटून शिवाय सुखदुःख प्रद वाढते सुवर्णाचे स्वरूप ज्याला माहीत नाही त्याला सुवर्णाचे कडे सुवर्ण रूपाने न भासता कड्याच्या रूपाने दिसते अर्थात कड्यामध्ये सुवर्णच आहे अन्य काही नाही हे त्याच्या लक्षात येत नाही त्याचप्रमाणे नगरे मंदिरे पर्वत वृक्ष हत्ती इत्यादी नाना प्रकारच्या वस्तूंच्या अस्तित्वामुळे रमणीय भासणारे हे जग अज्ञ मनुष्याच्या दृष्टीने सत्य असते जग हे दृश्य आणि आपण त्याचे दृष्टे ही भावना त्यांच्या चित्तात बद्ध मूल झालेली असते सर्व जग ब्रह्मरूप आहे हा विचार त्याच्या मनाला शिवत नाही आकाश वास्तविक निर्मल असता नेत्र विकारामुळे त्यात कित्येक वेळा मनुष्याला मोत्यांचे सर पिसांसारख्या आकृती रंगीबेरंगी रेषा किंवा तारे प्रत्यक्ष दिसतात त्याप्रमाणे आत्म्यासंबंधीच्या विपरीत ज्ञानामुळे ज्यांची बुद्धी कलुषित झालेली आहे अशा पुरुषांना हे मिथ्या जग सत्यत्वानी भासते देहबुद्धीच्या पायावर उभारलेले हे विश्व म्हणजे एक दीर्घ स्वप्नच असून त्यामध्ये प्रतीत होणारे पुरुष स्वप्नातील पदार्थाप्रमाणे मिथ्याच असतात हे तू लक्षात ठेव आता या ठिकाणी तू अशी शंका घेशील की हे सर्व लोक स्वप्नातील स्थितीप्रमाणे जर मिथ्या मानायचे तर शास्त्राने त्यांच्याकरता कर्माच्या विधीनिषेधांचे लटांबर कशाकरता लावून दिले शास्त्राने ते लावून दिले असले तरी स्वप्नातील मनुष्य त्याप्रमाणे क्रिया करण्यास समर्थ होणार कसा तर या शंकेचे सांगतो आहे ते सर्वजण ऐका विश्वातील यचयावत पदार्थांना अधिष्ठान भूत असलेले सद्रूप शांत अत्यंत निर्मल अचैत्य किंवा विषयरहित चैतन्य घे परमाकाशच सर्वत्र पसरलेले आहे एवढेच नाही तर ते स्वतः सर्व व्यापी सर्व सर्व आणि सर्वात्मा बनलेले ते परमाकाश ज्या ज्या ठिकाणी करते त्या त्या ठिकाणी अर्थक्रिया करण्यास समर्थ होते स्वप्नातील द्रष्ट्याने आपल्या काल्पनिक नगरात मनुष्याची कल्पना करण्याचा अवकाश की त्या ठिकाणी क्षणात मनुष्याचे अस्तित्व भासू लागते द्रष्ट्याचे चितस्वरूप स्वप्नाकशात राहून स्वप्नातील चित्ताकाशांच्या वाचनानुसार विकारी बनत असते मनुष्यांची कल्पना करताच स्वप्नदृष्ट्याला स्वप्नातील नगरात मनुष्य दिसू लागतात याचे कारण चित्ताच्या तशा वाचनाच होत अशा दृष्टीने विचार केला तर आपल्याला दिसणारं हे विश्व स्वप्नातील स्थितीप्रमाणे माईक आहे असेच म्हणावे लागते जागृती आणि स्वप्न यांचे साक्षीत्व करणारे सत्य व अपरोक्ष चैतन्य ज्या ज्या वस्तूंची कल्पना करते त्या त्या वस्तूंच्या आकाराचे स्वतः बनून ते चैतन्य त्यांच्याशी तादात्म्य पावते यालाच तादात्म्यास म्हणत पुढे अधिष्ठानाच्या धर्माचा आरोपित वस्तूंच्या ठिकाणी प्रत्यय येतो यालाच संसर्गाध्यास म्हणतात स्वप्न आणि जागृती या दोन्ही स्थितीमधील पदार्थ अशा रीतीने सत्यानृत रूप आहेत त्यांच्यामध्ये अधिष्ठानाचा सत्यांश आणि मायेचा असत्यांश या दोघांचे मिश्रण असल्यामुळे त्यांना व्यावहारिक सत्यता आलेली आहे शास्त्राने जे विधीनिषेध सांगितले ते या व्यावहारिक सत्यतेलाच अनुरक्षण सांगितले श्रीराम म्हणाला हे भगवन जागृतीतले पदार्थ सत्यानृत सत्यान रूप आहेत हे आपले म्हणणे बरोबर आहे कारण तसे जर मानले नाही तर सर्व कर्मशास्त्र अप्रमाण ठरू लागेल पण स्वप्नाची स्थिती मात्र अशी नाही स्वप्नातील पदार्थ सर्व आहेत असे मानले काय हरकत आहे तसे मानले म्हणजे जागृती आणि स्वप्न यांची स्थिती सारखीच आहे असे आपण म्हणतात ते तितकेसे बरोबर दिसत नाही त्यावर श्री वशिषाने म्हटले अरे रामा स्वप्नातील नगरे आणि त्यात राहणारे लोकही अत्यंत असत आहेत असे म्हणता येणार नाही कारण तसे असते तर त्यांचा प्रत्यय येऊ शकला नसतो स्वप्नातील पदार्थही साधिष्ठान आहे म्हणजे अधिष्ठान दृष्ट्या त्यांना सत्यता आहे आपल्या जागृतीत प्रत्यक्ष दिसणाऱ्या विश्वाची स्थिती तंतोतंत अशीच आहे ते कसे ते ऐक सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाने आपल्या संकल्पाने हे विश्व निर्माण केले अर्थात हे विश्व म्हणजे त्या हिरण्यगर्भाचे स्वप्नच आहे असे म्हटले तरी चालेल जर स्वप्नातील पदार्थ अत्यंत असत आहेत असे मानायचे असेल तर विश्व हेही हिरण्य गर्भाचे स्वप्नच असल्यामुळे तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला भासणारा रहा सर्व प्रपंच अत्यंत असत आहे हे मान्य करावेच लागेल पण ते मान्य केले म्हणजे व्यवहाराचे आणि सर्व प्रकारे अनुपत्ती होऊ लागेल स्वप्नातील मनुष्यांना आणि नगरांना जशी प्रातिभाषिक सत्यता आहे त्याप्रमाणे तू आणि इतर लोकांना सत्यता आहे सारांश जग स्वप्न यांचे जे साम्य आम्ही वर्णन केले ते योग्य आहे संसार हे फार मोठे स्वप्न असून त्यात जसा मी तुला सत्य वाटतो तसा तूही मला सत्य वाटतोस तू आणि मी यांची जी स्थिती तीच इतर लोकांची स्थिती परंतु काही झाले तरी स्वप्नातील पदार्थांच्या सत्यतेपेक्षा या सत्यतेची योग्यता मुळीच अधिक नाही ध्यानातर <coughs> श्रीराम म्हणाला भगवान असे जर आहे तर स्वप्नातील द्रष्टा स्वप्नातून जागा झाला तरी स्वप्नातील पदार्थ जागृतीतील प्रपंचाप्रमाणे सद्रूप असल्यामुळे सत्य भासले पाहिजेत असे मला वाटते पण ते तसे कधी दिसत असल्याचा अनुभव मात्र नाही श्री वशिष्ठ म्हणाले रामा तू म्हणतोस ते अगदी खरे आहे स्वप्नदृष्ट्या जागृत झाला तरी स्वप्नातील प्रपंच अधिष्ठानदृष्ट्या सद्रूप असल्यामुळे सत्यच आहे <coughs> आता स्वप्नातील पदार्थ जागृतीत दिसत नसल्यामुळे जर ते पदार्थ मिथे आहेत असे तुझे म्हणणे असेल तर जागृतीतील जग सुद्धा स्वप्नात दिसत नसल्यामुळे ते मिथे आहे असेच म्हणायला हवे असे नाही का होत ज्याप्रमाणे एका स्वप्नातील पदार्थ हा दुसऱ्या स्वप्नात दिसत नाही त्याप्रमाणे जागृतीमध्ये सुद्धा अनुभवाला येणारे देशकाल तेच तेच नसतात पण दृढ परिचयामुळे काल पाहिलेली स्थिती आपण आज पाहत आहोत असा आपल्याला भ्रम होतो एवढेच सारांश जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये अनुभवास येणारी स्थिती मिथ्या असूनही सत्यभासते स्वप्नातील स्त्री संभोग त्यावेळी सुखदायक वाटला तरी तो मिथ्याच असतो त्याचप्रमाणे जागृतीमधील आपल्या अनुभवाची स्थिती आहे म्हणजे असं की स्वप्नस्थितीप्रमाणे तीही वस्तुत मिथ्याच आहे हे पूर्णपणे ध्यानात बाळग अधिष्ठान चैतन्याच्या दृष्टीने स्वप्न आणि जागृती यांच्यातील जगे ही दोन्ही सारखीच मिथ्या होत संविध अधिष्ठान चैतन्य सर्व देश आणि सर्व काल याना व्यापून राहिलेले आपल्या देहाच्या अंतर्बाह्य त्याची सत्ता आहे त्या संविद मध्ये मायेच्या योगाने ज्या ज्या तर्हे स्फुरण होते त्या त्या तऱ्हेने ते स्वतः बनून आपल्याला पाहते एखाद्याच्या मध्ये द्रव्य असले म्हणजे त्याला त्यातील उपयोगात आणता येते हाच न्याय आत्म्याला लागू पडतो म्हणजे त्याच्यामध्ये सर्व विश्व अव्यक्त रूपाने असते आणि तो जेव्हा जेव्हा जशी जशी कल्पना करतो तेव्हा तेव्हा तो स्वतःच त्या निरनिराळ्या रूपाने व्यक्त होतो हे रामचंद्र अशा रीतीने ज्ञप्ती देवी विद्युत राजावर बोधामृताचे सिंचन केले आणि त्यामुळे त्याच्या हृदयात विवेकाचा सुंदर अंकुर उदय पावला शेवटी ती देवी विदुरथ राजाला म्हणाली राजा तुझे सर्व मनोरथ पूर्ण होती। जगता होते जगताचा भ्रम कसा उत्पन्न होत हे लिहिलेला दाखवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो होतो आता आमचे काम झाले असून आम्ही इथून परत जात श्री वशिष्ठ पुढे म्हणाले रामा सरस्वती देवीने केलेले मधुर भाषण ऐकल्यानंतर हे देवी माझ्या सारख्या पामराला निष्फळ होत नाही एका स्वप्नातील दुसऱ्या जाव, स्वप्नातून स्वप्नात जावे त्याप्रमाणे या देहाचा लवकरच त्याग करून आपल्या पूर्व देहात म्हणजे पद्मराजाच्या शरीरात प्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा हे माते माझ्याकडे दृष्टीने पहा माते मी तुला शरण आलो आहे म्हणून माझी इच्छा पूर्ण कर कारण सत्पुरुष आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही मी तुझ्याकडून आणखी एक वर मागून घेणार आहे तो असा की मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी हा माझा मंत्री आणि ही कुमारी माझ्या बरोबर येतील असे तू कर श्री सरस्वती देवी म्हणाले तथास्तू राजा तुझी कामना पूर्ण होईल तू आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या पूर्वजन्मेच्या राज्यात ये आणि त्या ठिकाणी सर्व तऱ्हेचे ऐश्वर्य अगदी निशंकपणे भो कारण आम्ही आपल्या भक्तजनांची प्रार्थना कधीही अमान्य करीत नाही इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणी सर्ग बेचाळीस सर्ग त्रेचाळीस श्री सरस्वती देवी पुढे म्हणाली राजन या रणसंग्रामात तू आज पावशील आणि नंतर तुला आपले पूर्वीचे राज्य पुन्हा प्राप्त होईल तसेच माझी प्रार्थना केल्याप्रमाणे तू आपला मंत्री आणि ही कुमारी यांच्यासह आपल्या राजधानी जाऊन तेथील मंदिरामध्ये पुष्पराशीत असलेल्या आपल्या पूर्वीच्या म्हणजे पद्मराजाच्या शरीरात प्रवेश करशील आम्ही जशा आलो तशा आता परत जातो तूही लवकरच या आपल्या शरीराचा त्याग करून अतिवाहिक देहाने मंत्री आणि कुमारी यांच्यासह आपल्या प्राक्तन देशात कारण अरे अश्वाची गती निराळी गर्धवाची गती निराळी उंटाची गती वेगळी मदनमत्त हत्तीची गती वेगळी आणि अतिवाहिक देहाची गती हीही निराळी अश्वाधिकांच्या गतीला विस्तृत प्रदेशाची अपेक्षा असते अतिवाहिक देह सूक्ष्म असून त्यामुळे त्याला मंडपामध्ये असणाऱ्या मर्यादित आकाशातच आपल्या गतीने आपण अतिशय दूरवर जात आहोत असा भास होतो श्री वशिष्ठ पुढे म्हणाले अशा रीतीचा संवाद ती देवी आणि विदुर्थ राजा यांच्यामध्ये होत असतानाच राजमंदिराच्या अत्युच्च शिखरावर बसून भोताळच्या प्रदेशाची टेहळणी करण्याच्या कामावर असलेला एक सेवक अत्यंत गडबडीने राजाजवळ आला आणि म्हणाला महाराज प्रलयकाळाच्या समुद्राप्रमाणे भयंकर दिसणारा शत्रुरूपी सेना समुद्र आपल्या राजधानीच्या दिशेने कल्पांत समयीच्या झंधावतामुळे पर्वतावरील शिळा कोसळू लागले कोसळू लागाव्यात त्याप्रमाणे गदा शक्ती भृशुंडी इत्यादी आयुधे उन्मत्त शत्रुसैनिकाकडून फेकले जात असून त्यांचा नगरावर वर्षाव चालला आहे या आपल्या पर्वतप्राय नगराच्या एका टोकाला काही सैनिकांनी आग लावून दिली असून ती आग आता सर्व दिशा घरे आगीच्या तडाख्यात सापडून कोसळत आहेत आकाशात धुरामुळे पर्वतासारखे लोटच्या लोट, लोट निर्माण झाले असून ते कल्पांतकाळच्या मेघसमूहाप्रमाणे मोठे भीषण दिसत आहेत शहरातून उसळणाऱ्या आग्नेच्या ज्वाळा आकाशात उड्डाण करू पाहणाऱ्या गरुड पक्षाप्रमाणे दिसत आहे रामा हे अशा रीतीचे वर्णन राज्या स्वामीला म्हणजे जिकडे तिकडे एकच गोंधळ झाला गर्दी उसळली लोक सैरावेला धावत प्रचंड गलबला करू लागले त्या कोलाहलाचा सर्व देशांना व्यापून टाकू लागला बाणांचा वर्षाव करण्यासाठी आकारणा ओढल्या जाणाऱ्या धनुष्याचा टणत्कार मदनमत्ता हत्तींचा भयप्रचित आगीत जळणाऱ्या आणि फुटणाऱ्या लाकडांचा चट चट असा आवाज आगीच्या धडधडत्या ज्वाळ्यात जळून जाणाऱ्या पौरजनांच्या आणि त्यांच्या स्त्रियांच्या भयंकर आरोळ्या अग्नीच्या उडणाऱ्या ठेणग्यांचा आवाज आगीच्या वर उसळणाऱ्या ज्वाळ्यांचा धगधग असा ध्वनी सर्वत्र ऐकू येत होता नंतर लीला सरस्वती देवी राजा विदर्भ त्याचा मंत्री यांनी राजमंदिराच्या खिडक्यातून नगराची भयंकर स्थिती पाहण्यास आरंभ केला तेव्हा रात्रीच्या वेळी त्या नगरात लोकांच्या आरोळ्यांचा एकच आवाज सर्वत्र उसळलेला त्यांच्या कानावर आला प्रलयकाळाच्या अग्निने शुभ्द झालेल्या समुद्राप्रमाणे भयंकर दिसणारे शत्रसैन्य नगरात सर्वत्र संचार करत असून त्याच्या हातातील चकाण शस्त्र हे मेघ किंवा इमारती जाळून फस्त करणाऱ्या आणि अंतरिक्षाला व्यापून टाकणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा कल्पांत काळाच्या अग्नीमुळे गळून पडणाऱ्या मेरू आदी करून पर्वताप्रमाणे भयंकर दिसत होत्या त्या नगरात जिकडे तिकडे आगी लागल्यामुळे लोकांचे द्रव्यहरण करणारे दरोडेवित मेघ गर्जनेप्रमाणे आरोळ्या ठोकत होते प्रलयकाच्या पुष्कळ आणि आवर्तनामक मेघाप्रमाणे मेरू पर्वताच्या शिखराप्रमाणे चमकणारे आणि वर उसळणारे ज्वालासमूह यांच्या योगाने आकाश व्याप्त झालेले दिसत होते जळक्या लाकडांचे आकाशात उडणारे तुकडे चंचल नक्षत्राप्रमाणे दिसत होते तसेच एका ठिकाणच्या ज्वाळा दुसरीकडे पसरत जाऊन जळू लागणाऱ्या घरांचे समुदाय वळवा पेटलेल्या पर्वताप्रमाणे भासत होते शहरातील सैनिकाबरोबर लढता लढता शिल्लक राहिलेले शत्रूचे सैन्य नगरा शिरले होते नगरातील प्रचंड अग्नीच्या ज्वाळा मेघापर्यंत जाऊन पोहचत होत्या आणि नगरातील दग्ध होणाऱ्या लोकांच्या कर्कश किंकाळ्या ऐकू येत होत्या यावेळी आगीच्या ठिणग्या आणि बाणांची टोके उंच उडत असून त्यामुळे आकाश व्याप्त झालेले होते ज्या शत्रुसैनिकांनी नगराला आग लावली होती त्या सैनिकावर शस्त्रे आणि बाण यांचा वर्षा होऊ लागल्यामुळे ते पळ काढू लागले होते कित्येक उत्तम, उत्तम कित्येक चोर द्रव्य लुटून पळून जात असतानाच ठार केले गेले होते त्यावेळी त्यांच्याजवळचे द्रव्य रस्त्यातून गळून पडले होते कित्येक स्त्री पुरुष वरून निखाराच्या राशी अंगावर कोसळू लागल्यामुळे मोठ्याने आक्रोश करत होते मोठमोठी लाकडे आगीच्या सपाट्यात येऊन फुटत होती आणि त्यांचा चट चट असा चालू होता जळणाऱ्या नगरातून वर उंच उडणारी जळकी लाकडे आकाशात शेकडो चक्राप्रमाणे आणि सूर्यमंडलाप्रमाणे दिसत होती नगरात सर्वत्र निखाऱ्यांचे ढीकच्या ढीक पडले होते जळणाऱ्या काष्ठांवर कळकांची बेटेही पैठे असून त्यांचा कर्कश आवाज ऐकू येत होता नगरातील आगीत शेकडो जनावरे जळून जात होती त्यामुळे अनेक जन रडत होते सर्व राजवैभवाला धुळीला मिळवणारा अग्निदी अग्नीने सर्व वस्तू खाऊन फस्त करण्याचा जण विडाच उचलला होता मध्यरात्री गाड झोपी गेलेल्या लोकांवर दरोडे खोरांचा अगदी अचानक घाला यावा त्याप्रमाणे त्यावेळची आग होती त्या नेकडो प्राणी अग्नि नारायणा या सुमारास ज्यांच्या स्त्रिया दगध होऊन गेल्या होत्या असे योद्धे सैरा वैरा धावत असून त्यांचे निरनिळ्या प्रकारचे आक्रोश विदर्भ राजाच्या कानावर पडू लागले एक सैनिक दुसऱ्यावर म्हणतो अरे रे हा पहा सोसाट्याचा वारा आमच्या घराशेजारच्या वृक्षांना कसा उलथून टाकतोय आपल्या थंडगार छायेने हेच वृक्ष पूर्वी आमचा ताप हरण करत असत परंतु सांप्रत्यांची कशी दुर्दशा झाली आहे महात्म्यांच्या मनात ज्ञानोक्ती लीन झालेल्या असतात त्याप्रमाणे बर्फासारखी थंडगार भासणारी आमच्या स्त्रियांची शरीरे या आगीच्या भयंकर धडाक्याने तप्त झाली हत्तींच्या शवांच्या आड दडली गेलीय एक सैनिक आपल्या पुत्राला म्हणतो बाळा वायूने शस्त्रे आणि नदीसारखे प्रवाह यांच्या योगाने ती कशी दीर्घ दिसत आहे तसेच तिच्यामध्ये मोठमोठ्या डाटा उसळत असून आकाशरूपी गंगेमध्ये तिचा प्रवाह जोराने मिसळत आहे अग्निकण हे जिच्यातील बुडबुड आहेत आणि जिच्याबरोबर बाळे या बाईचे आई बाप भाऊ जावई लहान मुले वगैरे नातलं या घरात जळून गेले आणि ही स्वतः जरी प्रत्यक्ष अग्निने दग्ध झालेली नसली तरी शोकाग्निने दग्ध झाली आणखी एक ग्रहस्था दुसऱ्या ग्रहस्थाला म्हणतो त्या घराला आग लागलेली असून मेरू पर्वत कोसून पडतो तसे तेखर ते कोसून याच बाजूला कोसळून पडण्याच्या धावत त्या बाजूला एक म्हणाला अहो ही पहा शर शीला, शक्ती व भालय खडगे वगैरे आयुधे आमच्या खिडकीच्या समोरच्या धुराच्या मेघात टोळा प्रमाणे शिरत आहे अग्निने दग्ध होणारे नगर ज्वाळांच्या रूपाने थेट आकाशात उडत असून त्यामध्ये शस्त्रांचे प्रवाह जाऊन पडत असल्यामुळे समुद्रामधून निघणारे पाण्याचे प्रवाह वडवा नडप होऊन जातात त्याप्रमाणे ते या अग्नीमध्ये गडप होऊन जात आहे जळणाऱ्या घरातून वर जाणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा आकाशातील धुरकट करत असून कामादी विकाराने हृदय शुष्क होऊन जातात त्याप्रमाणे ज्यात सरोवरे आणि विहिरी आहेत अशी उद्याने शुष्क होऊन जात आपल्या बंधनाला हे वृक्षच कारणी होत होतात अशी समजूत झाल्याने सैन्यातील हत्ती आपल्या सुळ्याने वृक्षांना पाडून टाकताय त्यावेळी त्या कोसळणाऱ्या वृक्षांचा कटकटसा ध्वनी येत आहे हत्तींचा चित्कार चाललेलाय हे वृक्ष पूर्वी फलपुष्पाधिकांनी ओथंबलेले दिसत होते परंतु सर्वस्व नष्ट झालेल्या येथील गृहस्थाप्रमाणे आता निस्तेज आणि दिन दिसत आहे अरे रे आई बाप मरून पडल्यामुळे पोरकी झालेली ही मुरे रस्त्यातून पळत असता अंगावर भी भिंती कोसळून ती मुरे त्यांच्या खाली चिरडून मेलेले दिसत आहेत वाऱ्याने जडकी छपरे हातीणींच्या अंगावर कोसळू लागल्यामुळे त्या भीतीने ओरडत सुटले हाय हाय तो पहा या पुरुषाचा खांदा खडगाने तुटला असून त्यावर जडके लाकूड पडले एखाद्यावर वज्र कोसळ्याप्रमाणे त्याच्यावर फिरून गोफणीचा दगड येऊ लागलाय बैल घोडे रेडे हत्ती उंट कुत्रे कोल्हे आणि एडके यांच्या आपसात टायचे मार्ग बंद झाले अग्नीची झग लागू नये म्हणून या पहा येथील रुदन करणाऱ्या स्त्रियांनी अंगावर पाण्याने थपथपणे वस्त्रे पांढरली त्यांच्या अंगावरील वस्त्रातून गळणारे जलबिंदू हेच जणू भ्रमर आणि हात पाय मुखे ही स्थलकमले काय असा भास होतोय ज्याप्रमाणे उंट वृक्षांच्या लोंबणाऱ्या शाखांना चाला केलाप्रमाणे दिसत आहे हरिण बारकाप्रमाणे चंचल नेत्र असलेल्या या स्त्रीच्या भ्रमर पक्षाप्रमाणे कृष्णवर्ण दिसणाऱ्या पापण्या हेच जणू कुमार घसून ही पहा अग्नीची ज्वाला त्यात विश्रांती घेत आहे हा पहा एक मनुष्य आपल्या स्त्रीला जवळच्या घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याचे अंग भाजु, भाजु लागले तरी आपल्या स्त्रीला बरोबर घेतल्याशिवाय ज्या अर्थी त्याच्याने बाहेर येऊत नाही त्या अर्थी प्राण्याना बद्ध करणारे स्नेहपाश तोडून टाकणे अत्यंत दुष्कर आहे असेच सिद्ध होते बंधनस्तंभाला आग लागलेली पाहताच या हत्तीने जोराने आपला साखरदंड तोडून टाकला पण तितक्यात त्याची सोंड होरपळून गेल्यामुळे संतापने तो एका सरोवरात बुडी मारून बसलाय नगरातून, वर आकाशात लाल यांचा धूर आकाशात मेघापर्यंत एक सैनिक फुरण पावत आहेत आणि जो भोवऱ्याप्रमाणे फिरत आहे असा धूर रत्नाने युक्त असलेल्या समुद्राप्रमाणे आकाशात भरून राहिलेला आहे ज्वालांच्या समूहाच्या तेजामुळे आकाश पिवळे दिसत असून मृत्यूने दिग्वधा उत्सवामध्ये दिलेला तो जणू कुंकवाचा करंडाच आहे असा भास होतोय अरे रे हा पहा इकडे कसा अमानुष प्रकार चाललाय शत्र पक्षातील सशस्त्र वीराने राज घराण्यातील स्त्रियांवर बलात्कार चालवला आहे कित्येक जण राज स्त्रियांना फराफरा ओढत नाहीत त्यावेळी त्या स्त्रियांच्या त्या गळ्यातील हारामधील फुले रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले जातात अर्धवट जळून गेलेले त्यांचे केशकलावरून आणि वस्त्रे अस्ताव्यस्त झाली असून गळ्यातील रत्नांचे आणि मानकांचे अलंकार सर्वत्र जमिनीवर गळून पडले तसेच मोत्यांचे कंठे तुटून त्यातील सुंदर मोती जमिनीवर इतस्त विखोरलेले त्या बिचारांचे स्तनाधि गुप्तवय उघडे पडलेले दिसत आहेत त्यांनी दुखाने केलेल्या कर्कश आक्रोशापुढे रणसंग्रामातील आवाजही लोपून गेलाय दारुण शोकामुळे बेशुद्ध होण्याकरता त्यांची मजल जाऊन पोहोचली त्या स्त्रिया पळून जाऊ नयेत म्हणून त्या सैनिकांनी त्यांच्या वस्त्रांना गाठी मारल्या त्यांच्या खांद्यावरून आपले हात टाकले रक्त चिखल अश्रू याने माखलेल्या त्या स्त्रियांना शत्रू पक्षातील वीर बळजबरीने ओढून येत त्या राज्रिया सैनिकाकडे पाहून आमच्या रक्षण कर, करीत असे म्हणत आश्रूपी नीड कमलाव करत आहेत त्यांची ती विपन्न अवस्था पाहणाऱ्या त्यांच्या बाजूच्या सैनिकांना रडू कोसळत आहे त्या राजस्त्रियांचे मृणाल तंतुप्रमाणे कोमल आणि निर्मल उरो स्वच्छ वस्त्रामधून आकाशातील कमलिनी दिसत असून नीच शत्रुपक्षीय सैनिक त्या राजस्त्रियांवर बलात्कार करण्यात उत्पत्ती प्रकरणे श्री वासिष्ठ पुढे सांगू लागले रामा इतके सारे होता तोच विदुरथ राजाचे पट्टाभिषेक तरुण राणे कमलाच्या गाभ्यात लक्ष्मी प्रवेश करते त्याप्रमाणे राजाच्या महालात भयाने विवळ झाल्यामुळे तिच्या अंगावरील वस्त्रे आणि गळ्यातील फुलांचे हार झाले होते चंद्राप्रमाणे मुळे तिचे स्तन थरथरत होते तिची दंतपंक्ती आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकत असून ती मूर्तीमंत स्वर्ग लोकच ऐकी काय असे भासत होते त्यानंतर एखाद्या अप्सरेने भूतांच्या संग्रामाचा वृत्तांत इंद्राला सांगावा त्याप्रमाणे राणीच्या एका सखीने विदुर्थ राजाला अंतपुरात घडून आलेल्या अत्याचाराची वार्ता सांगायला आरंभ केला ती सखी म्हणाली महाराज सोसाटेचा वारा येऊन त्यामुळे हलणाऱ्या लतेने वृक्षाचा आश्रय करावा त्याप्रमाणे ही देवी आणि आम्ही अंतःपुरातून कसा जीव वाचून आपल्या चरणापाशी आलो हो। मोठमोठ्या समुद्रांच्या पृष्ठभागावरील प्रचंड लाटा तीरावरील वृक्षावरून लोंबणाऱ्या लताना जशा उध्वस्त करून टाकतात त्याप्रमाणे शत्रू सैन्यातील बलाढ्याने सशस्त्र वीराने आपल्या अंतःपुरातील स्त्रियांना बलात्काराने हरण करून नेले अकस्मात सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रचंड वृक्ष उन्मळून पडावेत त्याप्रमाणे उन्मत्त शत्रूच्या अचानक झालेल्या घाल्यामुळे अंतपुरातील सर्व रक्षक चूर्ण झाले वर्षा ऋतूमधील धो आवाज करणाऱ्या पर्जन्याच्या धारा कमलाना विदीर्ण करून टाकतात त्याप्रमाणे शत्रू सैन्याने रात्रीच्या वेळी आपल्या राजधानीला वेढा दिला नगराला आग लावली आपल्या तीक्ष्ण खडकाने त्या दुष्टांनी जिकडे तिकडे कापाकापी चालवली जसे फासेपारसी हरिणांना जाळ्यात पकडून ठेवून जातात त्याप्रमाणे अंतःपुरातील तरुण स्त्रियांच्या करुण आक्रोशांना न जुमानता त्यांचे केस धरून ते चांडा फरफरा ओढून नेते हे जे भयंकर संकट आमच्यावर येऊन कोसळले त्यातून आमचे रक्षण करण्याला केवळ आपण समर्थात राणीच्या सखीचे ऐकता आणि सरस्वती देवी यांना उद्देशून म्हटले देवतानो हा पहा मी युद्धा करता चाललो मला क्षमा करा ही माझी पत्नी तुमच्या चरणकमनांची दासी आहे तेव्हा तुम्ही तिचे रक्षण करालच असे बोलून क्रोधाने ज्याचे नेत्र लालभडक झालेत असा विद्युरथ राजा मत तिने आपले मन उद्ध्वस्त केलेले पाहताच जसा एखादा सिंह पराक्रम गाजवण्यासाठी गिरी कंदरातून बाहेर पडतो त्याप्रमाणे आपल्या महालातून तत्काळ निघून गेला इतक्यात प्रबुद्ध लीलेची दृष्टी विदुरथ राजाच्या राणीकडे गेली तेव्हा आरशात आपले प्रतिबिंब पडावे त्याप्रमाणे ती राणीची कमनीय आकृती हुबेहुब आपल्याचप्रमाणे आहे असे त्या प्रबुद्धलीला आढळून आले नंतर तिने सरस्वती देवीकडे वळून तिला उद्देशून बोलण्यास आरंभ केला प्रबुद्ध लीला म्हणाली देवी हा काय चमत्कार आहे जी मी तीच ही स्त्री कशी झाली मी बारवाया जशी दिसत होते असे जशी दिसत असे तशीच ही स्त्री हुभयोग दिसते याचा अर्थ तरी काय करावा तसेच या ठिकाणी जे मंत्री पौरजन योद्धे वाहने मला दिसत तेही सर्व माझ्या राज्यातीलच आहेत असेच त्यांच्या आकृतीवरून स्पष्ट दिसत आहे तेव्हा हे सर्व जा या ठिकाणी कसे आले ते तुम्हाला समजावून सांग तसेच आरशातील अंतर्बाह्य वस्तूप्रमाणे हे जे लोक माझ्या हृदयाच्या आत आणि बाहेर दिसते, आहेत ते दोन्ही ठिकाणचे लोक सचेतन आहेत की काय श्री सरस्वती देवी त्यावर म्हणाले लिहिले जागृतीमध्ये चित्ताला अनुभूत होणारे विषय स्वप्न आकारांच्या रूपाने दृगोचर होतात त्याचप्रकारे विश्वाला अधिष्ठानुभूत असलेली अतर्क चित शक्ती ज्या ज्या कल्पना करते त्या त्या आकारांचा क्षणात अनुभव घेते म्हणजे ते, ते, ते पूर्वसंस्कारानुरूप ज्या ज्या आकारांची चित्त भावना करते तसतशा तऱ्हेचे ते आकार चित्तामध्ये उदित होतात याप्रमाणे म्हणून देश काल यांची विपुलता किंवा अल्पता तसेच जगातील पदार्थांमधील वैचित्र ह्या वास्तविक सत्यता नाही तर ती केवळ चित्ताची कल्पना आहे जे चित्तात असते तेच बाहेर दिसते असा नियम आहे याचे प्रत्यंतर स्वप्नस्थितीच आहे सारांश स्वप्नातील किंवा कल्पनेतील नगर हा शक्तीचा अद्भूत विरास आहे सर्वव्यापी चैतन्यावर ज्या ज्या कल्पनेचा अभ्यास केला जातो त्या त्या कल्पनेनुसार दृढ परिचयामुळे व्यक्त रूपाने दिसू लागते आणि ते ते सर्व सत्य आहे असा भास होऊ लागतो लिले बाळे प्रत्यक्ष दिसू लागली या, या ठिकाणी मंत्री आदी करून लोकांच्या या ज्या आकृती तुला भासत त्या तुमच्या सारख्याच रीतीच्या कर्मामुळे आणि वासनामुळे उद्बोधित झालेले असेच तेही असल्यामुळे आणि त्यामुळे हेच लोक आपण पूर्वी पाहिलेले आहेत असे तुलाही वाटत आहे परंतु आकाराने जरी त्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये साम्य आढळत असले तरी हे लोक अगदी भिन्न आहेत हेच ते हा जो तुला झालेला भ्रम आहे तो केवळ पूर्वपरिचयाचा आणि अभ्यासाचा परिणाम आहे या राजाच्या चितसत्तेमुळे हे सद्रूप आहे असं तुझा समज झाले परंतु स्वप्नातील किंवा मनोराज्यातील सैन्यापेक्षा द्रष्ट्यालाच दिसतात आणि जागृतीतील पदार्थ सर्वांना सारखेच दिसतात परंतु तेवढ्यावरून जागृतीमधील पदार्थ सत्य आहेत असे कसे म्हणता येईल स्वप्नाच्या उत्तरकारी म्हणजे स्वप्न स्थिती संपल्यावर स्वप्नातील पदार्थही नष्ट होऊन जातात त्यामुळे ते पदार्थ स्वप्नकाली भासात असले तरी मिथ्या आहेत असेच जर मानायचे तर जागृतीत अनुभवास येणारे पदार्थ हे सुद्धा ते जागृतावस्था संपताच नष्ट होत असल्यामुळे तेही मिथ्यास ठरतात स्वप्नस्थितीत जागृती असत्य ठरते तर जागृतावस्थेत स्वप्न असत्य ठरते जन्मस्थितीत मरण असदृप ठरते तर मरणाच्या स्थितीत जन्मही असद्रूप ठरतो आता तसे पाहिले तर नाश आणि बाज या दोन स्थिती थोडे अंतर आहे ते असे की एखाद्या द्रव्याचे अवयव विनाश असल्यामुळे ते क्षय पावते आणि बाध होतो तेव्हा त्याचे ते कारण अध्यष्ठानाचा अनुभव हो हेच असते परंतु नाश आणि बाज या दोन स्थितीमध्ये जरी अशा रीतीचा निमित्त भेद असला तरी परिणामामध्ये म्हणजे क्षय होणे या स्थितीमध्ये दोन्ही बाबतीत फरक अशा प्रकार जग सत नहीं, नहीं। महाप्रलयान का युगक वस्तुता जग मन का जगदरूपी कल्पने से अधिष्ठानुभूत अहमच है एवडेस नहीं तो जगह वास्तविक स्वरूप है सृष्टि नामक जी भ्रांति उत्पन्न होते ती ही ब्रह्मा मधे उत्पन्न होते ज्याण आकाशात हिरव्या पिवळ्या रेशा नसतानाही दृष्टी विकारामुळे त्या भासतात किंवा समुद्रात लाटा म्हणून निरा निराळे नसतानाही निराळेपणाने भासतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये सृष्टी वस्तुत नसताही भासमान होते वायूमध्ये धुळीचे रजक कण उत्पन्न होतात आणि लय पावतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये या स्वर्गाची पुन्हा पुन्हा लय उत्पत्ती होते आणि त्यामध्येच त्यांचा पुन्हा पुन्हा लय होतो सारांश तू मी वगैरे कल्पना हा आत्म्यामधील केवळ भ्रांतिमय आभास आहे अर्थात या कल्पना मिथ्या होत तरी मृगजल किंवा दग्ध झालेल्या वस्त्रांचे भस्म यांच्याप्रमाणेच भासमान होणाऱ्या या प्रपंचासंबंधाने आस्था बाळगण्यात किंवा ममत्वबुद्धी धारण करण्यात काय अर्थ आहे आता या ठिकाणी कदाचित तू असे म्हणशील की विषय बाधित होत असले तरी मिथ्या ज्ञान केव्हाही बाधित होत नसल्यामुळे ते तरी ब्रह्माहून भिन्न आहे ना आणि ते भिन्न आहे असे मान्य केलेत म्हणजे द्वैत सिद्ध झालेच पण हे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण भ्रांतीज्ञान सुद्धा ब्रह्माहून निराळेपणाने नाही तेव्हा निर्विषय ज्ञानाप्रमाणे भ्रांती ज्ञान हे सुद्धा ब्रह्म मात्रच आहे असे म्हणावे लागते गाढ हांद कारात लहान मुलांना वेताळाचा भास होतो पण वास्तविक त्या ठिकाणी वेताळ नसून फक्त अंधकारत असतो जन्म मरणादी मोहांची स्थिती अशीच आहे म्हणजे आवरण आणि विक्षेप या शक्तीने युक्त असलेले व्यामोहत्व अज्ञानच जगदरूपाने विस्तारले गेले तीही ब्रह्माची कल्पनाच असल्यामुळे जग म्हणजे ब्रह्मच होय ब्रह्मा उदय होऊन अज्ञान स्थितीतील विश्वाचा सर्वस्वी बाद झाल्यानंतर या वैज्ञानिक प्रलयानंतर मग जे शिल्लक राहते तेच हे सर्व आहे अर्थात ब्रळे नाही आणि म्हणूनच ते सत्य आहे किंवा असत आहे असे काहीच म्हणता येत नाही तसेच हे सत्यासत्य आहे असेही म्हणत नाही कारण अणुस्वरूपी जीव एखाद्या द्रव्याच्या अत्यंत सूक्ष्म भागातही कल्पनेमुळे जग निर्माण करू शकतो ज्याप्रमाणे अग्निची उष्णता त्याच्याहून निराळे करता येत नाही म्हणजे तेच त्याचे स्वरूप आहे त्याचप्रमाणे जग हे आत्याहून निराळे नाही ज्याप्रमाणे घरातील कवडशामध्ये हजारो त्रसरयणू भ्रमण करत असलेले दिसतात त्याप्रमाणे ब्रह्मांड रूपी त्रसरयणू परमाकाशात भासमान होतात ज्याप्रमाणे वायूचा स्पंद आणि त्याचा सुगंध त्याच्याहून भिन्न नसतो तसेच शून्यत्व आकाशाहून जसे निराळे करता येत नाही त्याप्रमाणे साकार विश्वाची कल्पनाही परब्रम्माहून निराळेपणाने करता येत नाही सर्व विभाग निरव वय ब्रह्मामध्येच आहेत आणि साकार विश्व निराकार ब्रह्मच आहेत हे तत्व तुझ्या मनात ठसावे म्हणून हे सर्व ब्रह्माचे भाग आहेत असे मी तुला सांगिते परंतु वास्तविक भावाभावादी सर्व कल्पना परब्रह्माशी अनन्य निगडीत असल्यामुळे सावयत्व किंवा निरवयत्व या दोन्ही कल्पना विश्वाचे पारमार्थिक स्वरूप म्हणजे निरवयवत्व अनुभवाला आल्यानंतर विश्व हा शब्द निरर्थक होत नाही कारण विश्व याचा अर्थ पूर्ण अथवा व्यापक ब्रम्ह असल्यामुळे ते ब्रह्मावर निराळे नाही तर मग जे सावय व विश्व विश्व म्हणून आपल्याला भासते ते काय आहे असा प्रश्न उत्पन्न होतो तर याचे उत्तर असे की सावय व विश्व सत्य नाही असत्य नाही तर राज्यवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे भ्रामक अथवा अर्थात अनिर्वचनीय मिथ्या ज्ञानामुळे अनुभव असे तसल्यामुळे ते सत्य असे म्हणता येत नाही आणि वस्तुतवाचे निपरीक्षण केल्यानंतर त्यात असत्याला अवकाश मिळेल हे संभवत नाही परमकारणाचे किंवा ब्रह्माचे स्वरूप मायेने आच्छादित झाल्यामुळे ते जीव संज्ञेप्रद आणि दृढ वासना बे जीव दशे जाऊन पोहचते जग सत्य असं वाच्या निरनिळ्या भोग्य विषयांचा तो ब्रह्मावर आरोप करतो असो तर अशा रीतीने जीवाच्या अनुभवाला येणाऱ्या कित्येक वस्तू पूर्वपरिचयाच्या असतात तर कित्येक अपूर्व असतात म्हणजे त्यांच्या जीवाला प्रथम अनुभव येतो काही पदार्थ पूर्वीच्या वासनामुळे अगदी हुबेहूब तेच आहेत असे वाटते तर काही पदार्थांचे पूर्वी अनुभवलेल्या पदार्थाशी अर्धवश साम्य असे वाटते सारांश जीवाकाशामध्ये वासनानुसार असत्य वस्तू सत्य असल्यासारख्या भासतात आणि त्यामुळे ते कुल तेच आचार तेच जन्म त्याच ते क्रिया तेच मंत्री तेच नगरवासी जन आपण पाहत आहोत असा भास होतो आता अधिष्ठानाच्या दृष्टीने वा आत्मदृष्टीने पाहिले तर ते पूर्वी पाहिलेल्या लोकांहून निराळी नाहीत पण अध्यासाच्या दृष्टीने पाहिले असता ते पूर्वीच्यासारखे आहेत तेच नव्हते असे म्हणावे लागते लिहिले सर्वव्यापी चैतन्याची स्थिती केव्हाही अशीच आहे म्हणजे ते जसजशी दस कल्पना करते तस तसे माया शक्तीमुळे ते स्वतः बनून आपल्याला पाहत असते आता या ठिकाणी तू कदाचित अशी शंका विचारशील की ईश्वराच्या संकल्पानुसार या जगातील सर्व वस्तू निर्माण होतात आणि जीव पदार्थानुसार भावना करून त्यांच्याशी व्यवहार करतो प्रत्येक जीवात्मा आपापल्या संकल्पानुसार जग निर्माण करतो असा सिद्धांत करता येणे शक्य नाही कारण तसे म्हणल्यास प्रत्येक जीवाने मनाने कल्पने कल्पिलेले जग सर्वांना सत्य दिसून व्यवहार योग्य झाले पाहिजे पण तसे होत असल्याचा अनुभव मात्र येत नाही मग असे असता विद्राच्या प्रतिभेने उत्पन्न झालेले जग त्याच्याप्रमाणेच इतर जीवांना सत्य दिसून व्यवहाराला योग्य कसे झाले तर या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर असे देता की ज्याप्रमाणे राजाच्या संकल्पानुसार त्याची कल्पितदृष्टी त्याला सत्य दिसत आहे त्याचप्रमाणे इतर जीवांच्या प्रतिमेनुसार ती सृष्टी त्याला सत्य भासून त्यांच्या काल्पनिक व्यवहाराला योग्य झालीय सर्वांतरी आम्ही चित शक्तीचा सर्वव्यापी विलास म्हणून म्हणतात तो हाच लिले तुला सुद्धा ही येथील लीला शील आचार कुल आकार वगैरे बाबतीत हुबेहूब आपल्यासारखीच आहे असे ते वाटत आहे त्याचेही कारण ही लीला तुझ्या प्रतिभेचे भावनेचे प्रतिबिंब आहे हेच होय संविद्रूप सर्व व्यापी प्रतिभेचे प्रतिबिंब पडते आणि जशी प्रतिभा तसे प्रतिबिंब हा ठरलेला नियम आहे जीवाकाशाच्या आत जी आंतर्यामी ईश्वराची प्रतिभा असते ती स्वतः बाह्यवस्तू निर्माण करते आणि त्यामुळेच बाह्यवस्तू सर्वांना साधारणतः सारख्या बसतात सारांश वत्से लिले हे आकाश त्यातील भुवन ही पृथ्वी ती मध्ये असलेली तू मी हा राजा वगैरे सर्व वस्तुत चिद्रूप आहोत बेलफळातील गर बेलफळाशी एकरूप झाले असतो त्याप्रमाणे जग हे चिद्रूपच आहे हे रहस्य तत्व व्यक्ती जाणतात लिले तूही हे परमार्थ ज्ञान करून घेऊन सहज आणि शांत स्थितीत निरंतर राहत जा इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्व